मत अध्याय सोळा परोशी आणि सदुकी येशूकडे आले त्यांना येशूची परीक्षा पाहायची होती आम्हाला आकाशातून चिन्ह दाखवा अशी मागणी त्यांनी केली त्याने त्यांना उत्तर दिले तुम्ही संध्याकाळ झाली असता म्हणता आजचे हवामान चांगले असे कारण आभाळ तांबूस आहे आणि तुम्ही सकाळी म्हणता आज वादळ होईल कारण आभाळ तांबूस व गडद्द आहे तुम्हाला आभाळाचे स्वरूप ओळखता येते पण काळाची लक्षणे ओळखता येत नाहीत दुष्ट वेबिचारी पिढी चिन्ह शोधते पण तिला योना संदेशाशिवाय दुसरे चिन्ह दिले जाणार नाही मग तो त्यांना सोडून गेला येशू आणि त्याचे शिष्य सरोवराच्या पलीकडे गेले तेव्हा भाकरी घ्यायला विसरले तेव्हा येशू त्यांना म्हणाला परुषी व सदुकी यांच्या खमीराविषयी सावध असा तेव्हा ते, ते आपापसात आप विचार करून म्हणाले आपण भाकरी घेतल्या नाहीत म्हणून ते असे म्हणत आहे पण येशूने हे ओळखून म्हटले आहो अल्पविश्वासू आपण भाकरी घेतल्या नाहीत असा विचार तुम्ही आपापसामध्ये आप का करता तुम्हाला अजून आठवत नाही काय पाच भाकरींनी पाच लोकांना जेऊ घातले ते आणि त्यानंतर तुम्ही किती टोपल्या उचलून घेतल्या ते तुम्हाला आठवत नाही काय तसे 4000 हजारांच्या जेवणाला सात भाकरी आणि तुम्ही किती टोपल्या उचलून घेतल्या हे तुम्हाला आठवत नाही काय मी भाकरी विषयी तुम्हाला बोललो नाही तर परुषी व सदुकी यांच्या खमीराविषयी सावध राहा असे म्हणालो हे तुम्हाला कसे समजत नाही तेव्हा त्यांना समजले की त्याने त्यांना भाकरीच्या खमीराविषयी सावध राहण्यास सांगितले नव्हते तर परुषी आणि सदुकी यांच्या शिकवणुकी विषयी सावधान राहायला सांगितले होते येशू फिलिपाच्या कैसेरिया या भागाकडे गेला तो त्याच्या शिष्यांना म्हणाला मनुष्याच्या पुत्राला लोक कोण म्हणून म्हणतात आणि ते म्हणाले काही बातमीस् करणारा येव्हान तर किती केलिया तर दुसरे काही एरम्या किंवा संदेशांपैकी एक असे म्हणतात मग येशू त्यांना म्हणाला पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता शिमोनाने उत्तर दिले तू ख्रिस्त जिवंत देवाचा पुत्र आहेस येशू म्हणाला शिमोना यवनाच्या पुत्रा तू धन्य आहेस कारण रक्त व मास यांनी तुला हे प्रगट केले नाही तर माझा पिता जो स्वर्गात आहे त्याने तुला हे प्रगट केले आणखी मी तुला असे सांगतो की तू पेत्र आहेस आणि या खडकावर मी आपली मंडळी रचिन आणि मृत्यू लोकाचा यावर अधिक कार चालणार नाही मी तुला स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्यात येईन आणि पृथ्वीवर जे काही तू बांधून ठेवशील ते स्वर्गात बांधले जाईल आणि पृथ्वीवर जे काही तू मोकळे करशील ते स्वर्गात मोकळे केले जाईल तेव्हा त्याने शिष्यास मिसून सांगितले की मी ख्रिस्त आहे हे तुम्ही कोणालाही सांगू नका तेव्हापासून येशु ख्रिस्त आपल्या शिष्यास दाखवू लागला की आपण एरुस्लेम जावे आणि वडील यहुदी नेते व मुख्ययाजक आणि नियमशास्त्राचे शिक्षक यांच्याकडून पुष्कळ दुःख सोसावी व जिवे मारले जावे व तिसऱ्या दिवशी पुन्हा उठविले जावे याचे अगत्य आहे तेव्हा पेत्राने त्याला जवळ घेऊन निषेध करून म्हटले प्रभू या गोष्टी देव तुझी सुटका करो या गोष्टी तुझ्या बाबतीत कधीही घडणार नाही परंतु तो वळून पेत्राला म्हणाला अरे सैताना माझ्या मागे हो तू मला अडखळ नाही कारण तू देवाच्या गोष्टींकडे लक्ष लावित नाहीस तर मनुष्याच्या गोष्टींकडे लक्ष लावतोस तेव्हा येशूने आपल्या शिष्यास म्हटले जर कोणी माझ्या मागे येऊ इच्छित असेल तर त्याने स्वतःला नाकारावे आणि आपला वधस्तंभ उचलून घ्यावा व माझ्या मागे यावे कारण जो कोणी आपला जीव वाचवू इच्छितो तो त्याला गमावी पण जो माझ्या आपला जीव गमावी तो त्याला मिळवी जर मनुष्याने सर्व जग मिळविले आणि अनंतकालिक जीवन गमावले तर त्याला काय लाभ किंवा मनुष्य आपल्या जीवाचा काय मोबदला देईल कारण मनुष्याचा पुत्र आपल्या पित्याच्या वैभवात आपल्या दूतासहित येणार आहे आणि तेव्हा तो प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कामाप्रमाणे मोबदला देईल मी तुम्हाला खरे सांगतो की येथे उभे राहणाऱ्यातले काही जण असे आहेत की ते मनुष्याच्या पुत्राला त्याच्या राज्यात येताना पाहतील तोपर्यंत त्यांना मरणाचा अनुभव येणारच नाही